जुने टाकून नवीन घ्या लेखिका आणि अभिवाचिका विद्या हर्डीकर सप्रे फ्लॉरिडा मधल्या एका खाद्य पदार्थ वस्तू भाजी भांडार म्हणजे मध्ये सामान भरून पैसे देण्याच्या रांगेत मी उभी होते माझ्या आधीच्या बाईचं सामान प्लॅस्टिक पिशव्यात भरून दिलं जात होत पंचवीस एक प्लॅस्टिक पिशव्या भरल्या असतील त्या पिशव्या पाहून माझा पर्यावरण प्रेमी जीव थोडा थोडा होत होता माझा नंबर लागला तेव्हा मी पटकन माझ्याकडच्या दोन तीन कापडी पिशव्या पुढे केल्या त्या बाईन मागे वळून पाहिलं आणि माझ्याकडे विचित्र कटाक्ष टाकला <laughs> तेव्हा मीच तिला हसत म्हणाले मी कॅलिफोर्नियाची आहे आमच्या राज्यात प्लास्टिक पिशव्यांचा कायदा आहे त्यामुळे मला घरून पिशव्या आणण्याची सवय आहे मी उत्तर दिलं तेव्हा मला आठवण झाली ती तीस चाळीस भारतातून नुकत्याच आणि पहिल्यांदाच आलेल्या माझ्या शेजारणीला बरोबर घेऊन मी भाजी आणायला जाणार होते ती आपली आली हातात पिशवी घेऊन तेव्हा मी तिच्याकडे असाच विचित्र कटाक्ष टाकला होता म्हणजे सवयीची थेट पृथ्वी प्रदक्षिणाच झाली की म्हणजे भाजीला जाताना हातात कापडी पिशवीच घेऊन जात असे लहानपणी कापडाच्या पिशव्या कागद्यात मिळणारी भेळ झाडाच्या पानात बांधलेले फुलांचे पुडे हे सगळं सर्रास दिसत असे वहीचे न वापरलेले काप कागद्या वया सुद्धा आम्ही शिवत असू आणि कोकणात गेलो तर निसर्ग अभिमुखता पदोपदी दिसत असे घरातला ओला कचरा साठवून आणि सान पाणी वापरून त्यावर भाजीचा मुळा फुलत असे घरापुढे मांडव असे तो झाडाची पानं वापरून बांधलेला असे केळीची पानं नाही तर पत्रावळीवर आमचं जेवण असे मग ती पानं गाई म्हशींच्या तोंडात जात वाया म्हणून काही जात नसे गुरांच्या शेणानं जमिनी सारवल्या जात अजी जुन्या लुगड्याच्या गोधड्या शिवत असे असं तिथलं सगळंच राहणीमान निसर्ग चक्राशी बांधलेलं असे आता या सवाई घेऊन अमेरिकेत आल्यावर इथं सगळीच नवल आहे दुकानात हात था हलवत जाई कारण टाचणीपासून हत्तीपर्यंत सगळ्या गोष्टी कागदी खोक्यात नाही तर आवरणात बांधून मिळत आणि त्या नेण्यासाठी लहान मोठ्या प्लास्टिक पिशव्या देत घ्या आणि टाका असा खाक्या दुधासाठी कागदी खोके नाही तर प्लॅस्टिकच्या बरण्या असत अजूनही असतात तेव्हा जीव अगदी थोडा थोडा होई टाकायला हो बाई एवढी छान बरणी फेकून कशाला द्यायची असं म्हणत ती साठवली जात असे सुरुवातीला काही दिवस त्या बरण्या अर्ध्या कापून त्यांचा कुंडीसारखा उपयोग करून त्यात झाडे लावण्याचा सुद्धा प्रयोग होत असत पण दर आठवड्याला वाण सामानातून येणाऱ्या डब्बे बरण्यांचा सा साठा शेवटी इतका होई की एक दिवस त्या थोड्या थोड्या होणाऱ्या जीवाचा धडा करून ते सगळं कचऱ्याच टाकावं लागेल हळूहळू तो थोडा थोडा होणारा जीव निरडावला आणि प्लॅस्टिक वापरून ते धडा धड कचऱ्यात टाकण्याची सवय लागून गेली थर्मोकोल आणि प्लॅस्टिक यांच्या बशा आणि पेले वापरून पार्ट्या करण्याची चटक लागली या देशाच्या कचऱ्यात जाणाऱ्या कागदात आणखी एक देश जगेल असं म्हणणारा तो जीव बिनधास्तपणे कागदाची रिमच्या रिम कचऱ्यात जमा करायला लागला आणि एवढंच नवे तर आपण एकेकाळी प्लॅस्टिक नायलॉन अशा उपयुक्त गोष्टींशिवाय जगत तरी कसे होतो अशा विचारांचं अवलंबित्वही आलं माणसानच नव्हे तर अख्ख्या देशालाच मग हळूहळू कागद वाचवा झाडे जगवा असे पर्यावरणप्रेमी विचार अमेरिकेत आणि तथाकथित सुधारलेल्या देशात व्हायला लागले काही लोक कागदी कचरा टाकण्यासाठी वेगळे डबे करा असा आग्रह धरायला लागले शाळेतले विद्यार्थी घरोघरची रद्दी गोळा करून ती पुनर्वापर म्हणजे रिसायकल केंद्रात विकून शाळेच्या उपक्रमांसाठी पैसे जमवायला लागले पर्यावरणाचा विचार करताना कचरा नियोजन व्यवस्थापन पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग आणि निर्मूलन आणि धोकादायक आणि टाकाऊ वस्तूंची विल्हेवाट लावण्याचे मार्ग या सगळ्यांवर एकत्रित विचार करण्याची गरज लोकांना वाटायला लागली इलेक्ट्रॉनिक कचरा न वापरलेली औषधं रुग्णालयातला कचरा वापरून उरलेली रसायन यांच्या योग्य वाट विल्हेवाटीचे प्रयत्न सुरू झाले प्लॅस्टिक बंदी आणि पुनर्वापर म्हणजे रिसायकलिंग यासाठी पद्धतशीर प्रयत्न करणारं कॅलिफोर्निया हे अमेरिकेतलं पहिलं राज्य शाळा शाळातून पाण्याच्या बाटल्या भरून घेण्यासाठी यंत्रणा ठेवायला लागले त्यातून प्लास्टिक बाटल्यांचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले गावागावातल्या नगरपालिकांनी कोरडा कचरा हिरवा कचरा पुनर्वापर कचरा ओला म्हणजे बायोडिग्रेडेबल कचरा असं वर्गीकरण करण्यासाठी नागरिकांना कचऱ्याचे डबे दिले पुनर्वापराच्या दुधाच्या प्लॅस्टिक भरण्या किंवा खाद्यपदार्थांचे डबे कचऱ्यात टाकण्यापूर्वी धून स्वच्छ करून द्यावे लागतात सुरुवातीला सुखवस्तू आळशी मनाना त्याचा कंटाळा येईल मग पर्यावरण प्रेम कर्तव्य बुद्धी इत्यादी भावनांचे मोर्चे या आळसावर धाडी घालू लागली दूरदर्शन मासिकातले लेख आणि माहितीचा मारा यामुळे टप्प्याटप्प्यानी बिघडलेले घडू लागले सगळंच प्लॅस्टिक पुनर्वापर करण्याजोगं म्हणजे रिसायकलेबल नसतं डब्यांच्या मागे त्याच्या संबंधात खुणा असतात त्याचं सुद्धा शिक्षण व्हायला लागलं आता कॉफीचे कागदी कप कागदी कचऱ्याबरोबर का, जातात अशी समजूत चुकीची असू शकते कारण या कपांवर पातळ प्लॅस्टिकचं आवरण असतं आता हे लोकशिक्षण व्हायला सुद्धा वेळच लागला प्लॅस्टिक पिशव्या रिसायकल कचऱ्यात म्हणजे पुनर्वापर करण्याच्या कचऱ्यात टाकल्या तर त्यामुळे कचरा सुव्यवस्थापन यंत्रात अडकून ती यंत्रणाच थुंबते आणि प्रश्न येतात तेव्हा त्या पिशव्या ते त्यासाठी त्या मुद्दाम ठेवलेल्या डब्यातच टाकाव्या ही माहिती नीट समजण्यासाठी सुद्धा काहीसा वेळच लागला एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये प्लॅस्टिक पॅकेजिंग कंटेनर संबंधीचा कायदा आमच्या राज्यात आला काही प्रेमी भाजी भांडारं कागदाच्या पिशव्या द्यायला लागली इतकंच नव्हे तर तुमच्या कापडी पिशव्या आणा असं प्रोत्साहन देऊन या दुकानांनी कागदाचा वापर वापरसुद्धा कमी करण्याचे प्रयत्न सुरू केले काही ग्रोसरी दुकानांनी सांगितलं की तुम्ही तुमची स्वतःची पिशवी जर आणली तर आम्ही तुम्हाला प्रोत्साहन म्हणून प्रत्येक पिशवीमागे काही पैसे परत देऊ याचाही फायदा व्हायला लागला 2016 हजार सोळामध्ये कॅलिफोर्नियात असा कायदा आला की दुकानदारांनी ग्राहकांना पुनर्वापर करता येण्यासारख्या पिशव्या विकत द्याव्यात किंवा ग्राहकाला सामान भरण्यासाठी जर दुकानानं प्लास्टिक पिशवी दिली तर दिलेल्या प्रत्येक प्लॅस्टिक पिशवीमागे किमान दहा सेंट लावावेत म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमची पिशवी आणावी तुम्ही जर ती न्यायला विसरलात तर दुकानदार तुमची गैरसोय नाही करणार पण तुम्हाला त्याच्याबद्दल भूर्दंड पडेल त्यामुळे हळूहळू ठेवलेल्या असतात आणि त्या पिशव्यांवर काहीच पैसे पडत नाही आणि त्या पिशव्या कचरा वाढवतात इतर वास्तूंच्या दुकानात सुद्धा वस्तूंवर प्लॅस्टिकची आवरणं वापरलेली असतात तेव्हा कॅलिफोर्नियात सुद्धा प्लास्टिक हा प्रश्न अजून पूर्ण सुटलेला नाहीच असाच प्रश्न उपहार गृहात येत असतो लोक जेवल्यावर उरलेले पदार्थ घरी घेऊन जाऊ शकतात आता हे अन्न देण्यासाठी प्लॅस्टिक किंवा स्टायरोफोमचे डबे वापरले जातात यावर उपाय काय कठीण असतं थोडस कारण गिराहिकांचा संतोष हाच आमचा फायदा अस असल्यामुळे आता तुम्ही आपापले डबे घेऊन या असं सांगणं शक्य नाही तसंच सगळं संपवायचं हं घरी काही न्यायचं नाही असं आईसारखं सांगता येत नाही आणि आम्ही उरल्या सुरल्याला डबे देत नसतो अशी प्रेमळ पाटी लावणं इथं जमणार नाही काही शहरात स्टायरोफोमचे डबे बाद केलेले तिथं प्लॅस्टिक डबे देणं हाच उपाय उरतो म्हणजे प्लॅस्टिक कचरा वाढतो काही ठिकाणी कागदी डबे देण्याचा प्रयत्न होतो पण तो पूर्ण यशस्वी होईलच असं नाही नॉर्थ कॅरोलिनात क्रिस्टल ड्रेस बँक नावाची एक पर्यावरण प्रेमी महिला आहे तिला या प्लास्टिक आणि स्टायरोफोम डब्याचा उभा गाला सॅन फ्रान्सिस्को शहरात स्टायरोफोमचे डबे बाद बातमी क्रिस्टलने ते वाचली तेव्हा आपल्या गावातल्या स्थानिक कारभार्यांना तिनं असे प्रयत्न करायची विनंती केली पण ब्युरोक्रेसी तिचे कागदी किंवा प्लॅस्टिक घोडे म्हणाना अडकून पडले मग तिनं एमी टेलर नावाच्या दुसऱ्या महिलेबरोबर स्वतःची संस्था स्थापन केली या संस्थेनं उपहार गृहांबरोबर सहकार्यानं काम सुरू केलं त्याची थोडक्यात कल्पना अशी की या उपहारगृहांनी पुनर्वापर करण्यासारख्या प्लॅस्टिक डब्यात पदार्थ भरून द्यायचे ग्राहकानं आपलं काम झालं की रिकामे झालेले डबे आपल्या कचऱ्यात टाकण्याऐवजी ग्रीन टू गो या संस्थेच्या ग्रीन टू गो नावाच्या कचऱ्याच्या डब्यात टाकायचे आणि मग या संस्थेचे स्वयंसेवक ते डबे घेऊन जातात ते डबे स्वच्छ दू निर्जंतुक करण्याची यंत्रणा त्यांच्याकडे आहे तिथं व्यवस्थित निर्जंतुक करून डबे पुन्हा उपहारगृहात परत पाठवले जातात हा प्रयोग जर त्या गावात यशस्वी झाला तर आणखीही गावात करण्याची ती योजना आहे या संस्थेचं संकेतस्थळ आहे डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू ग्रीन टू ड्यूक विद्यापीठानं या प्रयोगावर संशोधन केलं आणि त्यांनी असं सिद्ध केलं की जर असा एक डबा रिसायकल केला तर तो एक हजार टाकाऊ डब्यांचा कचरा वाचवू शकतो आता पाणी पिण्यासाठी जगात सगळीकडे प्लॅस्टिक बाटल्या वापरल्या जातात त्यांच्या वापराची आकडेवारी पाहिली तर या प्रश्नाने आ वाचला जातो एका प्लास्टिक बाटलीचं पूर्ण विघटन होण्यासाठी सुमारे 400 वर्ष लागतात आणि या पृथ्वी तलावर दिवसाला एक मिलियन बाटल्या कचऱ्यात जातात तसाच प्रश्न पेयपानासाठी वापरल्या जाणाऱ्या नळ्यांचा नुसत्या अमेरिकेत दर दिवशी पाचशे मिलियन नळ्या वापरून फेकल्या जातात या प्रश्नाला वाचा फोडली एका युट्यूब व्हिडिओने त्याचं नाव आहे सी टर्टल विथअ स्ट्रॉ बघण्यासारखा आहे आता जरी या न करण्यासारख्या पॉलिप्रॉपिंग असल्या तरी त्या पुनर्वापर डब्यापर्यंत पोहचतच नाही त्या सरळ कचऱ्यात जातात कधी कधी त्या इतक्या हलक्या असतात की त्यांचं योग्य वर्गीकरण होण्याची यंत्रणाच नसते इसवी सन मध्ये कागदी पेय नळ्या सुरू झाल्या आणि एकोणीशे मध्ये प्लास्टिक पेये नळ्या तयार व्हायला लागल्या आणि तेव्हापासून हा प्रश्न आहे आता अमेरिकेतल्या काही शहरात या नळ्यांवर बंदी येते काही ठिकाणी या नळ्या जर मागितल्या तरच दिल्या जातात नाहीत नाही काही ठिकाणी कागदी नळ्या वापरल्या जातात स्टारबक्स सारख्या काही कंपन्या अशा प्रकारच्या पेय नळ्या देणं बंद करणार आहेत त्यांच्या कपांची जमीनदोस्त होणारी म्हणजे बायोडिग्रेडेबल झाकणं वापरली तर ह्या नळ्या वापरायची जगरच पडणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात ज्यांना नळींनीच पेय द्यावं लागतं अशा विकलांग लोकांचं काय असा नवा प्रश्न यातून निर्माण होऊ शकेल पण त्यातूनही मार्ग निघू शकतील अमेरिकन माणूस दर दिवसाला सुमारे साडेचार पाऊंड प्लॅस्टिक कचरा टाकतो असं म्हणतात अमेरिकेतल्या काही राज्यांनी हालचाल आणि कायदेकानू केले तरी अजूनही काही राज्यांनी प्लॅस्टिक वापरासाठी कायदे केलेलेच नाहीत याचा अर्थ अजून बराच प्लास्टिक कचरा समुद्रात जातो आणि हे सगळं करण्यात जगातले बाकीचे देशसुद्धा मागे नाहीत बरं का प्लॅस्टिक आणि इतर टिकाऊ पॉलिमरच्या कचऱ्याचा प्रश्न ह्या वस्तूं इतकाच टिकाऊ आणि चिवट आहे श्रीमंत देशांच्या श्रीमंतीचे प्लास्टिक पाश जगासाठी शाप ठरलेले आहेत अमेरिकेतच नव्हे तर जगातच हा प्रश्न आहे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये चंद्रावर पॉलीमर धाग्याचा झेंडा राहून आपण आता प्रश्न चंद्रावर सुद्धा नेला आहे एकोणीशे पासून आपण सुमारे आठ बिलियन टन एवढं पॉलिमर निर्माण करून पृथ्वीभोवती त्याचे चार विरखे होतील एवढा फास निर्माण केलेला आहे आणि यातला फक्त 9 टक्के प्लॅस्टिक पुन्हा वापरलं गेलेलं आहे साठ टक्के प्लॅस्टिक कचऱ्यात टाकलं गेलं आणि उरलेलं अर्थातच समुद्रात गेलं या समुद्रात गेलेल्या पॉलिमरचं काय होतं याचा एक प्रदर्शन मी अलास्कामध्ये पाहिलं सूर्य आणि समुद्रातलं मीठ यामुळे या, या पॉलिथीनचे सूक्ष्म तुकडे होतात त्यांच्या भोवती अन्य गोष्टी साचून त्यांची विष तयार होतात ते सगळं समुद्रातल्या जीवांच्या पोटात जातं आणि यातले काही समुद्रजीव सी फूड म्हणून पुन्हा माणसाच्या पोटात जातात तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की वीसशे पर्यंत समुद्रातल्या प्लॅस्टिकचं प्रमाण समुद्रातल्या माशांपेक्षा जास्त असेल आता दरवर्षी आठ मिलियन टन एवढं प्लॅस्टिक जर जा समुद्रात जात असेल तर हे भाकीत अपरिहार्यच आहे पर्यावरण पृथ्वी वापचवणं हा मोठा आणि व्यापक विषय आहे आणि प्लास्टिक आणि तत्सम पदार्थ ह्या त्याचा एक छोटासा भाग आहे त्यामुळे ह्या जागतिक समस्येवर सगळ्या जगात विचार केला जातोय या विषारी प्रक्रियेचा जीवसृष्टीवर काय परिणाम होईल याची चिंता दहा युरोपियन लोकातले नऊ युरोपियन लोक आज करत असतात ब्रिटनमध्ये अगदी भिन्न विचारांची दैनिकंसुद्धा ह्या प्रश्नासाठी मात्र हात मिळवणी करतात आणि लोकशिक्षण आणि प्रचार करत असतात आता ह्या समस्येवर एक चांगला उपाय आहे काय तर प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करणं आणि ते कचऱ्यात न करता गोळा करून त्याची योग्य व्यवस्था करणं कचरा व्यवस्थापन हा प्रश्न मात्र प्लास्टिक इतकाच गंभीर होत जाणार आहे त्यामुळे दोन्हीचा विचार एकत्रितपणे करावा लागतो श्रीमंत देशात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी चांगली यंत्रणा असते तिथं हे काम मुळातच सोपं असतं जनमानसाची जागृती करण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी नाही दंड या उपायांचा उपयोग चांगला होतो पुष्कळ प्लास्टिक कचरा चीनला निर्यात केला जातो आणि ते त्याच्यापासून काही वस्तू बनवतात हो पण दोन हजार अठराच्या जानेवारीपासून चीननं काही प्रकारच्या पुनर्वापरा योग्य कचऱ्याची आयात बंद केली आहे आणि जो कचरा तिथं पाठवला जातो त्या कचऱ्यात जर अस्वच्छ प्लॅस्टिक असेल तर त्यासाठी दंड लावायला सुरुवात केली आणि असा अस्वच्छ प्लॅस्टिक असलेला कंटेनर जर चीननं नाकारला तर तो अमेरिकेत परत पाठवतात आणि त्यासाठी अमेरिकेला हंड्रेड डॉलर्सचा खर्च येतो किंवा भूर्दंड सोसावा लागतो याचा अर्थ अमेरिकेतल्या कचऱ्याचा काही प्रश्न चीनवर ढकलणं आता अमेरिकेला आणि इतर देशांना सुद्धा शक्य नाही त्यामुळे त्यांच्या यंत्रणेचे बळ आता वाढवावं लागणार आहे कदाचित त्यांना प्लॅस्टिक वेगळं करून त्याचं व्यवस्थापन आर्थिक आर्थिकदृष्ट्या फारसं सुखाचं होणार नाही कारण इथं महागाई आहे पण मग ते जर अन्य कचऱ्याबरोबर जर तर काळाच्या ओघात समुद्रात जाणार हे तर अपरिहार्य होणार आणि त्यामुळे प्रश्न आणखीच गंभीर होणार अर्थातच अमेरिका आणि युरोप या देशातले प्रयत्न प्लॅस्टिकचा जागतिक प्रश्न सोडवू शकणार नाहीत कारण प्लास्टिक प्रदूषण करणाऱ्या पहिल्या आठ देशातले देश अमेरिका आणि युरोपमधले नाहीच आहेत ते आहेत आशियातले समुद्रात जाणाऱ्या एकूण प्लॅस्टिकच्या दोन तृतीयांश प्लॅस्टिक या आठ आशियातल्या देशातून जात चीन हा अर्थातच या आठ देशातला एक देश आहे पण त्यांच्याकडे कचरा आणि प्लॅस्टिक निर्मूलनाची सुसज्ज यंत्रणा असते किंवा त्यांना निर्माण करणं परवडू शकतं व्हिएतनाम आणि थायलंड या देशात धड कचरा निर्मूलनाची व्यवस्था सुद्धा नाहीये मग प्लॅस्टिकची काय बात आणि भारतासारखी भंगार आणि चिंध्या गोळा करण्याची मोठी उलाढालही त्या देशात होत नाही लक्षात ठेवा की या भारतातल्या या उलाढालीमुळे भारताचा नंबर ह्या देशात अजूनही नाहीये पण तो केव्हाही लागू शकेल तेव्हा प्रगत देशांनी आपले पैसे आणि तंत्रज्ञान पणाला लावून आशियातल्या देशांना मदत करणं महत्वाचं होते। आहे कचरा व्यवस्थापन यंत्रणा कायदे करण्यासाठी प्रयत्न आणि मुख्य म्हणजे लोकशिक्षण आणि लोक, लोक जागृती या सगळ्याच आघाड्यावर युद्ध प्रयत्न करण्याची वेळ आता आलेली आहे केनिया आणि बांगलादेशात प्लास्टिक बंदीचा उपयोग जास्त परिणामकारक होतो असं निरीक्षण आहे आपल्या लहानपणच्या कोकणातलं निसर्ग चक्राशी सुसंगत आणि साध असं जीवन गेलं पण नवतंत्रज्ञान आणि सुखसोयी यांचा वापर करून पर्यावरण आणि निसर्ग चक्राची पायमल्ली न करता जीवन सुखानं घालवण्याचे नवे मार्ग असू शकतात सौर ऊर्जेचा वापर घरातल्या सांडपाण्याला वेगळ्या पाईपद्वारे वाट काढून ते पाणी गावातल्या शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरवणं स्मार्ट घर बांधून ऊर्जेची बचत असे नवीन पर्याय आहेत आणि कॅलिफोर्नियातल्या लहान लहान गावात ते सुरूही झाले आहेत कॅलिफोर्नियात अर्थातच पाण्याचाही प्रश्न आहे आणि त्याचंही निराकरण बरोबरीनंच करू लागतं तसंच कॅलिफोर्नियात शाळा शाळांतून पर्यावरणविषयक जागृतीसाठी उपक्रमसुद्धा सुरू केले गेले आहेत सगळेच प्रश्न गुंतागुंतीचे आहेत पण सम प्लास्टिक प्लॅस्टिक फाज दिवस आवडत चालला आहे आणि समुद्रालाही गळंकृत करतो आहे हे सत्य प्रत्येकानं समजावून घेणं आणि जागरूकतेनं प्लास्टिकचा वापर आणि व्यवस्थापन करणं हे नक्कीच आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे थे। थेंबे थेंबे तळच का तर समुद्र साच ह्या आपल्या जबाबदारीचा थेंबर हात मोलाचा आहे